स्कंध पाचवा अध्याय एकतीसावा शुंभाचा युद्धात वध हे भाषण ऐकून शुंभ म्हणाला मी पलायन करून जिवंत राहण्याची इच्छा करणार नाही माझे सचिव भ्राता यांचा बळी देऊन मी जिवंत कशासाठी राहू सर्वांचा करता कालच आहे तो अनिवार्य असून रूपरहित आहे आणि तोच जर ईश आहे तर मग मला काळजी तरी कशाला जे करायचं असेल ते तो करील मला मरण्याची अथवा जगण्याची मुळीच काळजी नाही दोन पराार्धा इतका काल लोटला असता प्रत्यक्ष जगत करता ब्रम्हदेवही नाश पावतो त्या ब्रम्हदेवाच्या एका दिवसात चार युगांचे हजार फेरे होतात त्या चौदा इंद्र होत असतात त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाचा द्विगुण काल लोटला असता विष्णूला मृत्यू येतो त्याच्यापेक्षा द्विगुण काल लोटल्यावर शंकरालाही मरणी येते न टळणाऱ्या ह्या दैवनिर्मित मरणाविषयी काळजी का असावी पृथ्वी पर्वत सूर्य आणि चंद्र ह्यांनाही नाश आहेच मग आपली काय कथा जन्मास आलेलेला मृत्यू असून मृताला जन्मप्राप्ती होत असते हे शरीर अनित्य असल्यामुळे कोणीही अक्षय राहणाऱ्या यशाचेच रक्षण केले पाहिजे म्हणून माझा रथ सत्वर तयार होऊ द्या मी रणांगणामध्ये जातो दैवामुळे जय अथवा मरण जे काही प्राप्त होणे असेल ते प्राप्त होव असे सांगून शुंभ सत्वर रथारुढ झाला आणि हिमाचलावर असलेल्या अंबिकेकडे गेला तेव्हा गज अश्व रथ चिंहारूढ झालेली त्रैलोक्य मोहिनी आणि सौंदर्य संपन्न जगदंबिका त्याच्या दृष्टीस पडली ती सर्व अलंकारांनी आणि भूषणाने श्रंगारलेली होती सर्व लक्षणानी ती युक्त होती आकाशामध्ये असलेले देव गंधर्व यक्ष आणि किन्नर तिचे स्तवन करीत होते ती स्वतः शंखाचा आणि घंटेचा नाद करीत होती तिला अवलोकन करून शुंभ मदनाने व्याकुळ आणि मोहित झाला आणि मनामध्ये म्हणाला काय उत्कृष्ट रूप हे काय हे अद्भूत चातुर्य सौकुमार्य आणि धैर्य हे परस्पर विरुद्ध प्रकार तिच्या ठिकाणीच दिसत आहेत सुकुमार शरीराने अतिशय सडपातळ आणि नुकतीच योवनावस्था प्राप्त झालेली ही बाला विषय वासना रित आहे हे मोठेच आश्चर्य आहे रूपाने ही रतिशी बरोबरी करणारी आहे ही महाबलाढ्य दैत्यांचा वध करीत आहे ह्या कमलाक्षी स्त्रीला वश करून घेण्याचे खास मंत्र माझ्यापाशी नाहीत कारण ही, ही मदमत्त स्त्री मोहिनी असून सर्व मंत्रमयच आहे ही श्रेष्ठ स्त्री मला कशी बरे वश होईल आता ह्या समरांगणापासून पाताळा परत जाणे आज मला योग्य वाटत नाही उपायांनी सुद्धा ही, ही महाबलाढ्य देवी साध्यरण येणेही योग्य नव्हे ते दुष्किर्तीलाच कारण आहे समरांगणामध्ये मरण उत्तम म्हणून ऋषीने सांगितले आहे परंतु ते मरण म्हटले म्हणजे खरोखर जो बलाने तुल्य असून त्याच्याशी युद्ध करणाऱ्या योद्ध्यांना येणारे होय अबला असूनही अतिबलाढ्य आणि शेकडो नरांपेक्षा अशी ही नारी आहे ही, ही स्त्रीचा नाश करण्यासाठी ही वश होईल वाटत नाही येथे भेद करता येणार नाही कारण हे देवांच्या आधीन आहे तेव्हा संग्रामामध्ये मरण येणे श्रेयस्कर असून पलायन योग्य नव्हे दैवाप्रमाणे जय अथवा मरण जे काही प्राप्त होईल ते होमाणे ठरवून शुंभाने धैर्याचे अवलंबन केले युद्धा करता निश्चय करून तो समोर उभ्या असलेल्या त्यंबिकेला म्हणाला हे देवी युद्ध कर परंतु हे कांते आज तुझे श्रम व्यर्थ आहेत तू मूर्ख आहेस युद्ध स्त्रियांचा धर्म नाही नेत्र हे स्त्रियांचे बाण असून भ्रुकुटी हेच धनुष्य होय हावभाव ही शस्त्रे आणि कामकला भेज्ञ पुरुष हे स्त्रीचे लक्ष होय त्याचप्रमाणे अंगराग हे चिलखत असून मनोरथ हाच रथ आहे मदहस्य हाच दुंदुबीचा शब्द आहे अस्त्रे धारण करणे ही स्त्रियांची विटंबना आहे हे कांते स्त्रियांना लज्जा हेच भूषण आहे स्त्री युद्ध करू लागली असता कर्कशा स्त्रीप्रमाणे दिसू लागते स्त्रियांनी स्तन झाकून ठेवायचे असतात त्यांच्या हातून धनुष्याचे आकर्षण कसे होणार तसे स्त्रियांचे मंदगमन कोणीकडे आणि गदा घेऊन धावणे कोणीकडे खरोखरच या चामुंडा आणि चंडिका तुला सल्ला देत असतात भयंकर आवाज असलेला हा सिंह हेच तुझे वाहन आहे त्याचप्रमाणे वाणी नादाचा त्याग करून तू घंटानाद करीत आहेस हे वरवर्णिनी तुझे रूप आणि यवन यांना हे विरुद्ध आहे हे भामिनी संग्रामाची इच्छा असल्यास तू कुरुप लंबोष्टी कुनखी क्रूर काकवर्ण आणि अंध अशी हो त्याचप्रमाणे डोळ्यांचा डोळ्यांप्रमाणे तू युद्धामध्ये स्थिर हो, हो। म्हणजेच हो। तु हो। तुला युद्ध करणे शोभेल तू कर्कश भाषण करू लागलेस म्हणजे मी तुझ्याशी युद्ध करीन हे रतितुल्य स्त्रीय मनोहर दंतांनी युक्त असलेल्या अशा प्रकारच्या तुझ्यासारख्या सुंदरीला पाहून संग्रामामध्ये तुझा वध करण्यास माझा हात धरतूर जगदंबिका म्हणाली हे मंदमते मला पाहून तू कामबाणाने मोहित झालास तू माझ्याशी युद्ध करण्याविषयी का बरे टाळित ता आहेस हे मुढा मी तुझ्याशी युद्ध करीत नाही मी प्रेक्षक ह्या नात्याने उभे आहे तू ह्या कालिकेशी अथवा चामुंडेशी युद्ध कर रणांगणामध्ये तुला ह्याच योग्य आहे तू प्रहार कर मला तुझ्याशी युद्ध करण्याची असे सांगून देवी कालिकेला म्हणाली हे क्रूर कालिके ह्या कुरुप्रिय शुंभाचा तू संग्रामात चांगला समाचार घे जगदंबिकेने असे सांगतास कालप्रेरित आणि काल धारण करणारी ती कालिका तयार झाली वेगाने हातात गदा घेऊन ती समरांगणात शुंभासली उगारून प्रहार केला योगाने दैत्य राजाला जोराने प्रहार केला नंतर चंडीने सुवर्णासारखा उज्ज्वल असलेला त्याचा रथ गदेने मोडून टाकला रथात जोडलेल्या गर्धवांचा वध केला कालिकेने त्याच्या सार्थ्यालाही ठार केले तेव्हा पदाती बनलेल्या त्या क्रुद्ध शुंभाने मोठी गदा घेऊन हसत हसत कालिकेच्या हात तुटून विरत झालेला तो शुंभ रक्ताने लाल झाला पण पुन्हा त्याने डाव्या हातात गदा घेतली आणि जवळ येऊन कालिकेवर प्रहार केला तेव्हा के त्या कालिकेने गदा आणि बाहुभूषण यासह खडगाच्या योगाने त्याचा डावा हातही तोडला तेव्हा लत्ता प्रहार करण्याकरता तो शुंभ क्रुद्ध होऊन वेगाने धावू लागला इतक्यात कालिकेने त्वरेने खडगाच्या योगाने त्याचे पायही तोडून टाकले याप्रमाणे हातपाय तोडले असताही तो शुंभ कालिकेला थांब थांब असे म्हणाला आणि कालिकेला भिवण्यासाठी तसाच सरपटत तिच्याकडे आला पण तो जवळ येता क्षणीच कालिकेने त्याचे मस्तक कंठापासून कापून काढले तेव्हा त्यातून रक्ताचा एक सारखा प्रवाह सुरू झाला दैत्य ग्रक्तप्राण होऊन पडल्यावर इंद्रासह सर्व देव त्या देवीची चामुंडे आणि कालिकेची स्तुती करू लागले वारे मंगलकारक वाहू लागले दिशा निर्मल झाल्या आणि अग्नीही होम काली प्रदक्षिण ज्वाला युक्त आणि म्हणूनच शुभ असा झाला शिवाय जे थोडे दैत्य अवशिष्ठ राहिले होते ते सर्वही जगदंबिकेला प्रणाम करून आयुध टाकून देऊन पाताळामध्ये निघून गेले अशा रीतीने शुंभ निशुंभाचा वध झाला देवीचे हे चरित्र ऐकल्यास निपुत्रिकाला पुत्र होतो तसेच मनोवांछित वासना पूर्ण होतात अध्याय एकतीसावा समाप्त